अध्याय पाचवा भक्तीही पुरुषांची गती आणि भगवंतांच्या पूजा विधीचे वर्णन राजाने विचारले हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो ज्यांच्या नसतात ज्यांचे मन स्वाधीन नाही त्यामुळे जे लोक भगवंतांचे बहुदा भजन करीत नाहीत अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते चमस म्हणाला विराट पुरुषांच्या मुखापासून सत्वप्रधान ब्राह्मण पासून सत्व रजप्रधान क्षत्रिय मांड्यांपासून रजतमप्रधान वैश्य आणि चरणांपासून तम प्रधान शूद्र अशी गुणांनुसार चार वर्णांची उत्पत्ती झाली आहे तसेच त्यांच्याच मांड्यांपासून ग्रहस्थाश्रम हृदयापासून ब्रह्मचर्य वक्षस्थळापासून वानप्रस्त आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले आहेत जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंतांचे भजन करीत नाहीत उलट त्यांचा अनादर करतात ते वर्णाश्रमापासून च्यूत होऊन अधोगतीला जातात पुष्कळशा स्त्रिया आणि शूद्र इत्यादी भगवंतांच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत आपल्यासारख्यांनी त्यांना कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जन्माने वेद्याध्ययनाने तसेच उपनयनादि भगवंतांच्या चरणांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत तरी सुद्धा वेदातील अर्थवादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरभटून जातात ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूप वाणीची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःची वाखाण करू लागतात रजोगुणाचा क्रोध असतो असे हे ढोंगी घमेंडखोर पापी भगवंतांच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवितात ते स्त्रियांच्या सहवासात राहून ग्रहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख तेच असल्याचे सांगतात ते अन्नदान यज्ञविधी दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचाऱ्या पशूंची हत्या करतात धन वैभव कुलीनता विद्या दान सौंदर्य सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात असे ते दुष्ट भगवतप्रेमी संतांचा इतकेच नव्हे तर ईश्वराचा सुद्धा अपमान करतात भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणाऱ्यांमध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत हे वेदांनी सांगितलेले तत्व ते मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याचे सांगतात जगात मैथून मांस आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत तर विवाह यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञांच्या द्वारे जी त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे ती लोकांच्या उच्चंखल प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय कारण धर्मामुळेच परमतवाचे ज्ञान त्यापासून साक्षात्कार व त्यामुळेच परमशांती यांचा लाभ होतो परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामोप आणि शरीराला मृत्यू आहे पशुला फक्त स्पर्श करावयासच सांगितले आहे हिंसा नव्हे तसेच धर्मपत्नी बरोबर मैथून सुद्धा विषयभोगासाठी नव्हे तस संततीसाठी आहे हिंसा करतात परंतु मेल्यानंतर ते पशूच त्यांना खातात हे शरीर मरणारे आहे व याच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसऱ्या शरीरातच राहणाराही आपलाच आत्मा सर्व शक्तिमान श्री हरीच आहे हे न कळून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अधपात होतो ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानी सुद्धा नाहीत ते धर्म अर्थ काम या तीन पुरुषार्थांनाच महत्व देतात त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही ते आत्मघातकीच होत या आत्मघातकी लोकांना कधीच शांती मिळत नाही काळाने ज्यांचे मनोरथ धुळीला मिळवले आहेत असे हे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात जे लोक भगवंतांना विनमुख झाले आहेत ते अत्यंत परिश्रम करून मिळवलेली घर पुत्र मित्र आणि धनसंपत्ती सोडून देऊन शेवटी नायला जाणं घोर नरकात जाऊन पडतात राजाने म्हटले भगवान कोणत्या वेळी कोणता रंग आणि कोणता आकार धारण करतात आणि मानसे त्यांची कोणत्या नामानी आणि विधीनी उपासना करतात ते आपण सांगावे करभाजन म्हणाला सत्य त्रेता वापर आणि कली अशी चार युगे आहेत या युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे रंग नामे आणि आकृती असतात तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते सत्ययुगामध्ये भगवंतांचा रंग शुभ्र असतो त्यांना चार हात आणि मस्तकावर जटा असतात ते बलकले नेसतात शांत वैरभाव न वाळगणारी सर्वांचे हित चिंतणारी आणि समदर्शी असतात इंद्रिये आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चरेनं देवाची आराधना करतात त्या युगात ह सुपर्ण वैकुंठ धर्म योगेश्वर अमल ईश्वर पुरुष अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात त्रेतायुगामध्ये भगवंतांचा रंग लाल असतो त्यांना चार हात असतात ते तीन मेखला धारण करतात त्यांचे केस सुवर्णासारखे असतात ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून स्त्रुक स्त्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्ययन अध्यापन करणारी असतात ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेदरूप द्वारे ते सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात त्रेता युगामध्ये त्यांना विष्णू यज्ञ पृष्णीगर्भ सर्व उरुक्रम वृषाकपी जयंत आणि उरुगाय ह्या नावाने संबोधतात द्वापर युगात भगवंतांचा रंग सावळा असतो ते पितांबर धारण करतात शंख चक्र गदा पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात वक्षस्थळावरील चिन्हे आणि कौस्तुभमणी इत्यादी, इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात राजन त्यावेळी जिज्ञासू माणसे राजचिन्हानी युक्त अशा त्या परम वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात ते म्हणतात वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चक्रव्यूहरूपात असणाऱ्या या चतुर्व्यूहरूपात असणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो ऋषीनारायण महात्मा नर विश्वेश्वर विश्वरूप आणि सर्व भूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो राजन अशा प्रकारे द्वापर युगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतीने भगवंतांची जशी पूजा केली जाते त्याचे वर्ण नाईक कलियुगामध्ये भगवंतांचा कृष्णवर्ण असतो इंद्रनिल रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्वल असते ते हृदय इत्यादी अंगे कौस्तुभ इत्यादी उपांगे सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंदन प्रभृती पार्श्वधानी युक्त असतात श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगात नामसीर्तन रूप यज्ञांनी यांची आराधना करतात ते लोक अशी स्तुती करतात हे शरणागत आपले रक्षकिंद सर्वदा ध्यान करण्या योग्य सांसारिक संकटांचा नाश करणारे भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत ते तीर्थ स्वरूप आहेत शिव ब्रह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात शरण जाण्यास योग्य सेवकांच्या सर्व विपत्तीचा नाश करणारी व सागर पार करून नेणारी ती नौका आहे हे महापुरुष अशा आपल्या चरणारविंदांना मी वंदन करीत आहे हे धर्मशील महापुरुष रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनी सुद्धा इच्छा करावी आणि जी टाकणे कठीण अशा राजलक्ष्मीला सोडून रानावनात फिरत राहिले पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरिणाचा ज्यांनी पाठलाग केला त्या चरणारिरा युगा आपापल्या युगानुरूप नामरूपांनी भगवंतांची आराधना करतात कारण सर्व पुरुषार्थांचे स्वामी श्रीहरीच आहेत कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात चक्रामध्ये फिरणाऱ्या ना, ना लाभ नाही कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परमशांतीचा अनुभव येतो राजन सत्य त्रेता आणि द्वापर या युगातील प्रजेला असं वाटतं की आपला जन्म कलियुगात व्हावा कारण कलियुगात काही काही ठिकाणी ताम्रपर्णी कृतमाला पयस्विनी परमपवित्र कावेरी महानदी आणि प्रतिची नावाच्या नद्या वाहतात राजन जे लोक या नद्यांचे पाणी पितात त्यांचे अंतकरण शुद्ध होते आणि ते बहुदा भगवान वासुदेवांचे भक्त होतात राजन जो भाव सोडून सर्वात शरणागत मुकुंद कुटुंबीय अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहत नाही जो भक्त आपल्या प्रियतम भगवंतांच्या चरण अनन्य भावाने भजन करतो त्याच्याकडून चुकून एखाद पापकर्म घडले तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरुष हरी ते सगळे धुवून टाकतात नारद म्हणतात असे हे भागवत धर्म ऐकून मिथिला नरेश संतुष्ट झाला त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या नऊ जयंती पूजा केली यानंतर सर्वांच्या देखतच ते सिद्ध अंतर्धान पावले निमीने त्यांच्याकडून ऐकलेल्या भागवत धर्माचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली तू ही ऐकलेल्या आचरण करत शेवटी सर्व आसक्तींपासून मुक्त होऊन भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेशील तुम्हा दाप कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे कारण सर्व भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र झाले आहेत पुत्रप्रेम तुम्ही दर्शन आलिंगन बोलणे चालणे झोपवणे बसविणे जेऊ घालणे द्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे शिशुपाल पौंड्रक शाल्व त्यामुळे त्या त्या ते सारुप्य मुक्तीचे अधिकारी झाले तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात त्यांच्याविषयी काय बोलावे श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा पुत्र समजू नका ते सर्वात्मा सर्वेश्वर सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत त्यांनी मायेने मनुष्य रूप प्रकट करून आपले ऐश्वर झाकून ठेवले आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या राजा रूप असुरांचा नाश संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत म्हणूनच त्यांची कीर्ती सगळ्या जगात गायली जाते श्री शुक म्हणतात नारदांच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भाग्यवती देशय वाटले त्यांच्या राजन हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो तो आपला सगळा शोक मोह दूर सारून ब्रह्मपदाला पात्र होतो अध्याय पाचवा समाप्त